अध्याय सातवा दक्षयज्ञाची पूर्तता मैत्रिय म्हणतात हे पराक्रमी विजुळा ब्रम्हदेवाने अशी प्रार्थना केल्यावर भगवान शंकर प्रसन्नतेने जे हसत म्हणाले ते ऐक श्री महादेव म्हणाले हे प्रजापते भगवंतांच्या मायेने मोहित झालेल्या दक्षासारख्या अज्ञानी लोकांनी केलेल्या अपराधाची मी चर्चा करीत नाही की आठवणही करीत नाही मी केवळ सावध करण्यासाठी त्यांना थोडी शिक्षा केली दक्ष डोके आहे, डोके आहे, लावावे। जापति शरीर पूर्वी प्रमाण होती यज्ञा शिलक राग मत अधभर यू इत्यादि जानते बाहू तुटले त्यांनी अश्विनी कुमारांच्या बाहूने आणि ज्यांचे हात तुटले आहे, त्यांनी पुषाच्या हातानी काम करावे तसे भृगूंच्या दाढी मिशा बकऱ्या सारख्या होत्रे म्हणतात वत्स विव्हा भगवान शंकरांचे बोल ऐकून सर्व लोक प्रसन्न चित्ताने छान छान म्हणू लागले नंतर सर्व देवांनी आणि ऋषींनी दक्षाच्या यज्ञशाळेत येण्याची महादेवाना प्रार्थना केली आणि त्यांना आणि ब्रह्मदेवांना बरोबर घेऊन ते तेथे ते गेले ते तेथे जसे भगवान शंकरांनी सांगितले होते त्याप्रमाणे सर्व कार्य करून त्यांनी दक्षाच्या धडाला यज्ञपशूचे डोके जोडून दिले डोके जोडले गेल्यावर रुद्रांची दृष्टी पडताच दक्ष ताबडतो झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठला आणि आपल्यासमोर भगवान शिवांना त्यांनी पाहिले शंकरांच्या द्वेषाने कलुषित झालेले दक्षाचे हृदय त्यांचे दर्शन होताच शरद काळातील सरोवराप्रमाणे स्वच्छ झाले त्याला महादेवांची स्तुती करावी असे वाटले परंतु आपल्या मृत झालेल्या कन्येचे सतीचे स्मरण होऊन स्नेकंठा यामुळे कसा तरी आपल्या हृदयातील दुखावे गावून विशुद्ध भावने भगवान शिवांची स्तुती करण्यास प्रारंभ केला लक्ष भगवान जरी मी आपला अपराध केला होता तरी आपण त्यासाठी मला शिक्षा करून मोठाच माझ्यावर उपेक्षा कशी कराल विभू आपण ब्रह्मदेव होऊन सर्व प्रथम आत्मज्ञानाचे रक्षण करण्यासाठी आपल्या मुखापासून विद्या तप आणि व्रता धारण करणाऱ्या ब्राह्मणांना हो। उत्पन्न केले म्हणूनच जसा गुराखी काठी हातात घेऊन गायीचे रक्षण करतो त्याप्रमाणे आपण त्या, त्या ब्राह्मणांचे सर्व संकटात रक्षण करीत असता मी आपल्या स्वरूपाला जाणत नव्हतो म्हणूनच मी आपल्याला भर सभेमध्ये माझ्या वाघबाणाने घाया केले परंतु माझा तो अपराध आपण मनावर घेतला नाही आपल्यासारख्या पूज्यतमाचा अपराध केल्यामुळे मी नरकादी नीच पडणार होतो परंतु आपण आपल्या करुणमय दृष्टीने मला वाचविले आता आपणच आपल्या औदार्यपूर्ण वर्तनाने माझ्यावर प्रसन्न व्हावे मैत्रिणी म्हणतात अशा प्रकारे शंकरांची क्षमा मागून दक्षाने ब्रह्मदेवाच्या अनुमतीने उपाध्याय ऋत्वीच्या सहाय्याने यज्ञ सुरू केला तेव्हा श्रेष्ठ ब्राह्मणी तो हवी हातात घेऊन उभ्या राहिलेल्या अद्भुल युच्या समवेत यजमान दक्षाने जेव्हा विशुद्ध चित्ताने श्रीहरींचे ध्यान केले तेव्हा लगेच भगवान तेथे प्रकट झाले बृहत आणि रथांतर नावाचे सामस्तोत्र ज्यांचे पंख आहेत त्या गरुडावर बसून आलेल्या भगवंतांनी दाही दिशा प्रकाशित करीत आपल्या अंगकांतीने सर्वांना निस्तेज केले त्यांचा श्यामवर्ण होता कमलेला सुवर्णांचा कमरपट्टा होता डोक्यावर सूर्याप्रमाणे देदिप्यमान मुकुट होता मुखकमल भ्रमणाप्रमाणे काळ्या पुराळ्या केसांच्या बटा आणि कांतीमय कुंडलांनी शोभायमान दिसत होते सुवर्णमय अलंकारांनी विभूषित भक्त रक्षणासाठी सदा उद्युक्त असे आठ हात होते त्या आठही हातांमध्ये शंख पद्म चक्र बाण धनुष्य गदा खडग आणि ढाल घेतलेली होती यामुळे ते पांगारेच्या झाडाप्रमाणे दिसत होते प्रभूंच्या वक्षस्थलावर लक्ष्मी विराजमान होती आणि सुंदर वनवाला शोधून दिसत होती ते आपल्या सुंदर हास्ययुक्त कटाक्षांनी साऱ्या विश्वाला आनंद विभोर करीत होते दोन्ही बाजूंना पार्श्वद राजहंसांप्रमाणे असणारे शुभ्र पंखे आणि शोभून दिसत होते ब्रह्मदेव आणि महादेव आधी देवेश्वरांसह सर्व देवाधिकांनी ताबडतोब उभे राहून त्यांना प्रणाम केला त्यांच्या तेजापुढे सर्वांचे तेज फिके पडले जीव अडखळू लागली ते गोंधळून गेले अशा स्थितीत ते सर्वजण मस्तकावर हात जोडून भगवंतांची स्तुती करू लागले जरी ब्रह्मदेवानी भगवंतांचा कृपा करण्यासाठी दिव्य रूपाने प्रकट झालेल्या श्रीहरींची ते आपापल्या बुद्धीनुसार स्तुती करू लागले सर्वप्रथम प्रजापती दक्ष एका उत्तम पात्रात पूजेची सामग्री घेऊन नंद सुनंद इत्यादी पार्श्वद्यांसह असलेल्या प्रजापतींचे परमगुरु भगवान यज्ञेश्वरांच्या जवळ गेले आणि आनंदाने एकाग्र चित्त होऊन हात जोडून प्रार्थना करीत रघुंना शरण गेले दक्ष म्हणाले आपल्या मूळ स्वरूपात माया रहित होऊन आपण बुद्धीच्या जागृती इत्यादी अवस्था रहीत शुद्ध चिन्मय अद्वितीय आणि निर्भय असता तथापि स्वतंत्र असूनही जेव्हा मायेनेच जीवभावाला स्वीकारून आपण त्याच मायेत राहता तेव्हा मात्र अज्ञानी असल्यासारखे दिसतात ऋत म्हणाले हे उपाधी प्रभो, रुद्राचा उपाधीरुद्राच्या शापामुळे अमुक कर्माची अमुक देवता अशी व्यवस्था आहे त्या वेदत्रयीने प्रतिपादन केलेल्या धर्मरूप यज्ञालाच आम्ही आपले स्वरूप समजतो सदस्य म्हणाले हे जीवांना आश्रय देणाऱ्या प्रभू जो अनेक प्रकारच्या क्लेशांमुळे अत्यंत दुर्गम आहे ज्यात कालरूप रूप भयंकर सर्व वाटत आहे जेथे सुख दुःखादी द्वंद्वरू खंडे आहे दुर्जन रूप जंगली जीवांचे भय आहे जेथे शोकरूप दावाग्नी धगधगत आहे अशा विश्रांती स्थळ नसलेल्या संसार मार्गामध्ये जो अज्ञानी जीव कामनांमुळे पीडित होऊन विषयरूप मृगजळासाठी देह घराचा अवजड बोजा डोक्यावर घेऊन चालला आहे तो आपल्या चरण कमलांना तेव्हा येणाले वरदायक प्रभू आपले श्रेष्ठ चरण या जगात सकाळ पुरुषांना संपूर्ण पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारे आहे आणि निष्काम मुनिजन सुद्धा ज्यांचे आदरपूर्वक पूजन करतात त्यामध्येच माझे चित्त लाभून राहिल्यामुळे अज्ञानी लोक मला आचार भ्रष्ट म्हणत असले तरी आपल्या परम अनुग्रहामुळे मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही भ्रभू म्हणाले आपल्या गहन मायेमुळे आत्मज्ञान लुप्त होऊन जे अज्ञान निद्रेमध्ये आत्मज्ञानासाठी उपयुक्त अशा आपल्या तत्वाला अजून जाणू शकले नाहीत असे असून सुद्धा आपण आपल्या शरणागत भक्तांचे आत्मा आणि सुदृढ आहार म्हणून आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे प्रभो वे, वे द्वारा मैं प्रपंचापासन सर्व थे आंद्र मे अचता अपने जगह प्रकाशित कर दैत्या करना हे आमचे मन परंतु दक्षावर राग आवल्यामुळे पशुपतींनी हा नष्ट केला हे यज्ञ मूर्ते स्मशान भूमीप्रमाणे उत्सवहीन झालेल्या आमच्या या यज्ञाला आपण आपल्या पवित्र नि प्रमाणी पवित्र करावे ऋषि लीला आहे। कारण सुद्धा होत नाही। दुसरे लोग जा नी, जा उपासना करता स्वतः अपने सेवे नि प्रभु हा आमचा मनोरूप हत्ती क्लेशरूप पोडव्याने होण्यामुळे तहानने व्याकुळ होऊन आपल्या कथारूप अमृतमय नदीनंदामध्ये निमग्न झाल्यामुळे त्याला स्मरणही नाही आणि तो त्या नदीच्या बाहेरही पडत नाही यजमान पत्नी म्हणाली सर्व समर्थ परमेश्वरा आपले स्वागत असो मी आपल्याला नमस्कार करते आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे हे लक्ष्मीपते प्रिय पत्नी लक्ष्मी सहित आपण करावेशिवाय मनुष्याचे धर चांगले दिसत नाही त्याप्रमाणे अंगा असूनही आपल्याशिवाय यज्ञाला शोभा नाही लोकपाल म्हणाले अनंत परमात्मन आपण सर्वांच्या अंतःकरणांचे साक्षी आहात हे सर्व जग आपल्यामुळेच पाहिले जाते तर माईक पदार्थांना ग्रहण करणाऱ्या आमच्या या डोळे आधी इंद्रियांना आपण कधीतरी प्रत्यक्ष दिसू शकाल काय पाहता आपण पंच महाभूतांपासून वेगळे आहात तरी सुद्धा पंच महाभूतात्मक शरीरांशी जो आपला संबंध प्रतीत होतो ती आपली मायाच होय योगेश्वर म्हणाले प्रभो जो मनुष्य संपूर्ण विश्वाचा आत्मा असलेल्या आपल्यात आणि स्वतःत काही भेद पाहत नाही त्याच्यापेक्षा अधिक प्रिय आपल्याला कोणी नाही तथापि हे भक्त बत्सल जे लोक आपल्या ठिकाणी स्वाभिमान ठेवून अनन्य भक्तीने आपली सेवा करतात त्यांच्यावर कृपा करावी जीवांच्या अदृष्टामुळे ज्यांच्या सत्वादी गुणांमध्ये मोठा फरक जाणवतो त्या आपल्या मायेच्या द्वारा जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यासाठी ब्रह्माने वेगवेगळी रूपे धारण करून भेद करता, परंतु ते अपन भेदु पर दूर धर्मी उत्पत्ति शुद्ध सत्वा स्वीकार करता अपन निर्गुण ही आहत अपने तत्व मी कि इतर को जामस्कार भगवन आपल्या मी अग्निहोत्र दर्श पौर्णमास चातुर्मास्य आणि पशु सोम हे पाच प्रकारचे यज्ञ आपलेच स्वरूप आहेत तसेच आश्रावय असतु श्रोटश यजे ये, ये आणि वशट या पाच प्रकारच्या आप विश्वाला उदरात लीन करून घेऊन आपणच प्रलयकालीन पाण्यामध्ये शेष नागाच्या उत्तम शय्येवर शयन केले होते आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे सिद्ध गण स्वतःच्या हृदयात चिंतन करतात तेचा आज नेत्रांचा भक्तांचे देवा, मरीची आणि हे इंद्र तसेच अंश है संपूर्ण विश्व अपने लीले की सदैव नमस्कार करीत आहोत विद्याधर प्रभु मोक्षाच्या प्राप्तीचे साधन असलेला हा मानव देह मिळून सुद्धा जीव आपल्या मायेने मोहित होऊन यामध्ये मी माझे असा अभिमान धरतो नंतर त्याच विनाशी विषयांचीच लालसा करीत राहतो परंतु अशा अवस्थेत जो आपल्या कथामृताच सेवन करतो तो या अंतकरणातील मोहाचा पूर्णपणे त्याग करतो ब्राह्मण भगवन आपणच यज्ञ हवनाचे द्रव्य अग्नि आणि मंत्र आहात आपण अग्निहोत्र स्वतः सोमरस तू आणि यज्ञासाठीचा पशु आहात हे वेद मूर्ते यज्ञ आणि त्याचा संकल्प दोन्ही आपण आहात पूर्वी आपणच अति विशाल बराहरूप धारण करून रसा तळात बुडलेल्या पृथ्वीला सहजपणे आपल्या दाढेवर ठेवून अशा प्रकारे वर आणले होते कि जणू काही हत्तीने कमल पुष्प उचलले आहे त्यावेळी आपण धीर गंभीर गर्जना करीत होता आणि योगीजन आपला हा अलौकिक पुरुषार्थ पाहून आपली स्तुती होते यज्ञेश्वरा जेव्हा लोक आपल्या नामाचे कीर्तन करतात तेव्हा यज्ञातील सर्व विघ्ने नष्ट होतात आता आमचे हे यज्ञरूप सत्कर्म नष्ट झाले होते म्हणून आम्ही आपल्या दर्शनाची इच्छा करीत होतो करू लागले तेव्हा ज्ञानी दक्षाने वीरभद्राने उद्ध्वस्त केलेल्या यज्ञाला पुन्हा प्रारंभ केला सर्वांतरी आम्ही श्रीहरी सर्वच यज्ञ भावांचे भक्त आहेत तथापि आपल्या भागाने अधिकच प्रसन्न झाल्याप्रमाणे होऊन दक्षाला संबोधून म्हणाले जगाचे परमकल्या मीच महादेव आहे साक्षी आहे तसेच स्वयंप्रकाश आणि उपाधी शून्य आहे विप्रवर आपल्या त्रिगुणात्मक मायेचा स्वीकार करून मीच जगाची उत्पत्ती पालन आणि संहार करीत असतो आणि मीच त्या कर्मांना अनुरूप ब्रह्मा, विष्णू आणि शंकर ही नावे धारण केली आहेत असा जो अद्ध परब्रह्म स्वरूप मी त्याला विभिन्न रूपात पाहतो जसे मनुष्य आपले डोके हात इत्यादी अंगांना हे आपल्यापासून वेगळे आहेत असे कधी मानत नाही त्याचप्रमाणे माझा भक्त प्राणी मात्रांना माझ्याहून वेगळे मानत नाही हे ब्राह्मणा सर्व जीवांचे आत्मा असणाऱ्या ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांच्यात जो भेद मानत नाही तोच शांति प्राप्त करून घेतो मैत्रिय म्हणतात भगवंतांनी अशा प्रकारे आज्ञा दिल्यानंतर प्रजापतींचा नायक दक्ष याने त्यांचे यज्ञानी पूजन करून अंगभूत आणि प्रधान अशा दोन्ही प्रकारच्या यज्ञाने अन्य देवतांना उद्देशून हवाल केले नंतर एकाग्र चित्ताने शंकरांना त्यांचा भाव अर्पण केला नंतर उदवसान नावाच्या कर्माने सोमपायी आणि इतर देवतांचे यजन करून यज्ञाची समाप्ती केली आणि शेवटी सह अवभ्यूत स्नान केले नंतर ज्याला आपल्या पुरुषार्थाच्या जोरावरच सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या त्या दक्ष प्रजापतीला तुशी नेहमी धर्मामध्ये बुद्धी राहील असा आशीर्वाद देऊन सर्व देव स्वर्गलोकी गेले असे ऐकले आहे की दक्षकन्या सतीने पूर्वीचा शरीराचा त्याग करून पुन्हा हिमालयाची पत्नी मेना हि घेतला ज्याप्रमाणे प्रलय काला सुप्त असलेली शक्ती सृष्टीच्या आरंभी पुन्हा ईश्वराचाच आश्रय घेते त्याचप्रमाणे अनन्य चित्त अंबिकेने त्याही जन्मी आपले एकमात्र आश्रय आणि प्रियतम अशा भगवान शंकरांनाच वरले मेदुरा दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या भगवान शिवांचे हे चरित्र मी बृहस्पतीचे शिष्य परम भागवत उद्धव यांचे तोंडून ऐकले होते हे गुरु श्री महादेवांचे हे परम पावन चरित्र यश आणि आयुष्य वाढवणारे तसेच पापराशी नष्ट करणारे आहे जो पुरुष भक्तिभावाने त्याचे नियमितपणे श्रवण आणि कीर्तन करतो तो आपल्या पापराशींचा नाश करतो अध्याय सातवा समाप्त